तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परी येसा अर्जुन देव तर अर्जुन देवा कोणत्या गुणाने व कसा मलाच मी बंधन आहे असे वाटते ते ऐका गुण ते किती किंधर्म काय अया रूपनाम केले हे वर्म अवधारी गुण किती आहेत व त्याचे धर्म काय त्यांचे नाव व रूप काय व ते कोठे उत्पन्न झाले हे वर्म ऐका श्लोक पाचवा सत्व रमृती संभवा निब्न महा हे महाबाह हो। हे जन्मभूमी आहे हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही म्हणजे आत्मा त्याला बंधन करतात तरी सत्व रजतम तिघांसिह नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यव रज व तम या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृती ही जन्मभूमी आहे उत्तम रिही सावी आधारे या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम रजगुण हा मध्यम व तमोगुण हा सहजच कनिष्ठ आहे हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाहि वयसाय देवी ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वार्धक्य भासतात त्याप्रमाणे एकाच अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज कामी किडे जव जवळ तू कवाढे तवतव सोने हि न पडे पाचिका कसी अथवा हिणकस धातू सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते तस तसे सोने पाच रुपये तोळा किमती पर्यंत चे कसाचे हलके होते पैसा वाळसे सुनावे आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाड झोप दृढ होऊन बसते तैसी अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्व तमही होय त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेला फैलावते त्या त्यावेळेला ती सर्व रज होऊन तम देखील होते अर्जुना गाण युण आता दाखवती ते अर्जुना यांना गुण असे म्हणतात असे समज आता हे गुण आत्म्याला कसे बांधतात ते वर्म दाखवत तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोठ का हे देह मी ऐसे मुहूर्त करी तर आत्मा हा जीव जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच म्हणजे अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो तोच हा देह मी आहे असे म्हणायला जन्म मरणांती देहधर्मी समस्ती ममत्वाची सूती घे नाजव जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देह धर्माच्या ठिकाणी महत्वाचा म्हणजे जन्म वगैरे देहाचे सर्व धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो न घेतो इतक्यात जैसी मी ना च्या तोंडी पडे न जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडते न पडते तोच धीवर गळाला हिसका देतो श्लोक सहावा त्रसत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुख संगेन बदना ती ज्ञान संगेन चान घ त्यामध्ये सत्वगुण निर्मल असल्यामुळं प्रकाश व उपद्रव रहित आहे हे पापरहिता अर्जुना तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी सुखी आहे मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो तेवी सत्वे लुब्धके सुख पाशके वढी जती मग खुडके मृगू त्याप्रमाणे सत्व गुण रूपी पारध्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो मगिवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी आतीचे गा मग ज्ञानाने चरफडा वयास लागत व जाणीवरूपी लाथा जाळतो आणि अरे आपल्यापाशी असलेले आपले, असले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो कोणताही लाभ झाला तर आनंद पावतो आपण संतुष्ट आहोत हेही पाहतो व आपण धन्य मानतो मने भाग्य ना माझे आजी सुखीये नाही दुजे विकाराष्ट फुंजे सात्विकाचे आणि म्हणत माझे भाग्य उत्तम नाही का आज माझ्यासारखा दुसरा कोणीही सुखी नाही असा अष्टसात्विक भावाने गर्वाला चढतो आणि येणे ही नसरे लाकन लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत आंगी। आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते ते हे कि त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो आपण ची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न बाहे हो गेवढ आपण स्वतः ज्ञानरूप आहोत ते आपले ज्ञानरूपत्व गेले त्याचे दुःख मानत नाहीच तर उलट विषय ज्ञानाने आकाशा एवढा होतो आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो राव जैसा स्वप्नी रंकपणे निघे धाने दाणा माने इंद्रूनामी जसा एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन मिळाले की मी इंद्र नाही काय असे मानू लागतो देहवंता हो लागे पंडू सुता बाह्यज्ञाने अर्जुना देहातीत जो आत्मा तो देहवंत झाल्यावर म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर त्याला बाह्य तसे होऊ लागते प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञविद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी संसारासंबंधी शास्त्रे तो जाणतो यज्ञविद्या त्यास समजते फार काय सांगावे त्यास स्वर्गापर्यंत सर्व दिसते आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे आणि सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी जाणता नाही व माझे चित्त हे चातुर्य चातुर्यरुपी चंद्राला आकाश आहे असे म्हणतो ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लानी ला बैलाची करिवानी वागुळाची याप्रमाणे या सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञान रुपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी म्हणजे नंदी बैलासारखी त्याची स्थिती करते आता हा ची शरीरे रजे जियापरी बांधी जे अवधारी सांगी जाईल आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल श्लोक सातवा रजो रागात्मक तृष्णा संग सम उद्भवमधना ती कौते यम रजोगुण हा अभिलाष रूप असून तृष्णा व आसक्ती यापासून उत्पन्न होतो असे समज हे कौतिय तो कर्म बद्ध करतो। म्हणजे मी अमुक अमुन मी तरी हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा रजगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे कि तो रजगुण हा जीवाला विषयत रंजवण्याची कला जाणतो व रजगुण हा अभिलाषेचे लोभाचे कधीही कमी न होणारे तारुणी आहे मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतन रूपी वाऱ्यावर होतो घृते आंबू खुनी आगियाळे साधुकले आता बहुथेकुले पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले असतात त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असतात त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असे म्हणता येईल कावळे चाड होय दुःखास साकड गमो लागे त्याप्रमाणे इच्छा खवळते व दुखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व इंद्राचे वैभव सुद्धा थोडे वाटू लागते तैसी तृष्णा वाढी नलिया मेरू ही हाता आलेया तरी मने एखा तशा एखादी इच्छा वाढल्यावर मग जरी मेरू पर्वत हाती आला तरी असे म्हणतो कि याही पेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे स्थान असेल तर तेही मिळवण्याचे खटपटीस लागू जीविताची कुरोंडी वोवाळू लागे कवडी मानि तृणाची ये जोडी कृतकृत्यता कुरुत जवळचे असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे असा तो अति तृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो आजी असते काय कि जेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक मानतो मने स्वर्ग हन जावे तरी काय तेथे खावे या लागी धावे याग करू स्वर्गाला गेले असता तेथे काय खावे असे म्हणतो व या करता यज्ञ करण्यास धावतो व्रता पाठी व्रते आचरे इष्टा इष्टापुरते काम्या वाचून हाते शिवणे नाही व्रता व्रते आचरण करतो इष्ट व पुरत करतो व काम्य कर्म वाचून दुसऱ्या कशाला हाताने स्पर्श करत नाही वारा विसावो पै ग्री न म्हणे व्यापारा रात्र दिवस अर्जुना जसा ग्रीष्म ऋतू शेवटचा वारा एक क्षणभर विश्रांती घेणी जाणत नाही त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही काय चंचलू उमासा कामिनी कटाक्षू का जायसा लवला हो तैसा बिजू नाही रजोगुणा पुढे मासा कसला चंचल आहे जसा स्त्रीचा नेत्र कटाक्ष चंचल असतो तसा तो रजोग रुपी पुरुष चंचल असतो मध्ये स्वर्ग संसार पांगे आगी माजी रिगे प्रियांची तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नि प्रवेश करतो ऐसा देही देहा वेगळा तृष्णेची आसा खोपू वाडकवून वाहे गळा व्यापाराचा जीवात्मा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो हे रजो गुणाचे दारुण देही देधन परिसाता विंधन तमाचे ते देहधारी जो आत्मा त्यास देहामध्ये असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते आता तमोगुणाचे कौशल्य ऐक श्लोक आठवा तमस्ति मोहनम सर्व देहिनाम प्रमादा बधना ती भारत तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होत व म्हणून तो सर्व प्राण्यांना मोह पाळतो असे जाण हे भारतात प्रमाद आळस आणि निद्रा या तीन पाशांनी तो प्राण्याला बद्ध करतो व्यवहाराचे ही डोळे मंद जेणे पडळे मोहरात्रीचे काळे मेहुडे व्यवहाराची ही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते असा तमोगुण हा पडदा आहे व जो तमोगुण रूपी रात्रीतील काळा मेघ आहे अज्ञानाचे जियाले जया एका लागले जेणे विश्व भुलले नाचत असे त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिवळ आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात अविचार हाच तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे हे राहू दे फार काय सांगावे जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र आहे म्हणजे भूल पाडणारे अस्त्र आहे पार्थाते गातम रचुनी वर्म चौखुरी देहात्म मानिया ते अर्जुना तो तमोकून अशा प्रकारे युक्ती रचून म्हणजे तयार करून देह हाच आत्मा असे समजणाऱ्याला जखडून बांधतो हे एकची चि शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला कि मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते सर्वेंद्रिया सर्वेंद्रियांच्या ठिकाणी जडपणा येतो मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे मन आणि इंद्रिये आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात आंगे आंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयाची अंगाने अंग मोडतो अंगाला आरोखे पिळोखे देतो व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एका पाठीमागून एक अशा एक सारख्या नुसत्या जांभया देत असतो उघडी आची दि नाही किरीटी नाळविताची उठी वो म्हणून अर्जुन त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता ओ म्हणून उठतो पडिली ये धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसऱ्या बाजूला फिरणे माहीत नसते त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडत नाही पृथ्वी पाताळी जावो का आकाश हि वरी येवो परी उठणे हा भावो उपजे पृथ्वी पातळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो परंतु उठावे हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहित नसते उचितानुचित आघवे जिवे जेथीचा तेथे लोळावे ऐसी मेध आरसाने स्वस्थ निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंतकरणात आठवत नाही व जेथेच्या तेथे म्हणजे जेथे पडला असेल तेथेच लोळावे अशी त्याची बुद्धी असते करतळे पडिघा ये कपोळे पायाचे शिरियाळे मांडू लागे दोन्ही तळहात वर करून धरतो, आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो आनी निद्रे विषयी चांगू जीवी आधी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे आणि निद्रेविषयी अंतक करण चांगली आवड असते आणि झोप यायला लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे असे म्हणतो ब्रमान नाही ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे भावे आणि मग निजूनच राहावे या वाचून दुसरा त्याला नादच नसतो का वाटे जाता बोघे कला ती डोळा लागे अमृत परी नेघे जरी निद आली सहज वाटेने जात असता कलंडून पडला तर त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृत सुद्धा घेत नाही ते व्यापारे कोणी एके वेळे निघाले तरी आंधळे रोष जायसे जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल आणि कोठे पडेल याचा नेमच नाही त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य त्वेषाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामाला निघाला असता काय करील याचा नेम नाही हे की नागवे हे हि नेणे केव्हा कसे वागावे कोणाशी काय बोलावे अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही वणवा मिया घवा पाखे पुसो निघे यावा पतंगो पाहावा घाली जेवी अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व बनवा मी आपल्या पंखातच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात तुडी घालतो तैसा वळ घे साहसा अकारणीच धिवसा किंबहुना ऐसा प्रमादुरुचे त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबल इच्छा असते फार काय सांगावे या प्रमाणे त्याला प्रमाद करणे भलतेच आवडते एवम निद्रा लस्य प्रमाधी तमय त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस आणि प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो जैसा बन्नी काठी भरे दिसे तै दि का लाकूड व्यापले असता अग्निहाच्या पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश असे म्हणतात नाना सरोवर भरले ती चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणाने बांधल्यासारखा वाटतो श्लोक नववा सत्वम सुखे संजयती रज कर्मणी भारत ज्ञानमावृत्तुत मह प्रमादय संजयतुत हे भारता सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो श्लोक दहावा <laughs> रजस्तमशिभूय सत्व सत्वं तमसत्व रजस्तथ हे भरतकुलोत्पन्न रज व तम यांना जिंकून सत्व प्रकट होतो रज व जिंकून तम प्रकट होतो व तम व सत्व जिंकून रज प्रकट होतो पैहरुनी कफवात जे आटोपे पित्तई करी संतप्त देह परंतु दे यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते का पजैसे, पैसे जिनवनी शीतची दिसे तेव्हा हो य आकाश हे अथवा पावसाळा व पा उन्हाळा यांना जिंकून जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते नागृती ना अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाड निद्रेची अवस्था प्राप्त होते तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती सुषुप्तीच होते म्हणजे जडमूड होते तै सी रजत जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी मनवी करणेच रजोगुण व तमोगुण हे नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असं म्हणतो तैसेची सत्व रज लो तमाचे भोज बळ घे तै सहज प्रमादी होय त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी होतो म्हणजे चुका करणारा होतो तमाची गापरी पाठी सत्वतमालोगुण त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो तेव्हा कर्म वाचून काही आन गोमटे नाही ऐसे मानी देह राजू तेव्हा कर्माचून दुसरी काही सुंदरच नाही असे देहात देहराज जो आत्मा तो मानतो त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोक सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसी तीन गुणांची वृद्धी कशी होते याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले असे समज आता सत्वादी वृद्धीचे लक्षण आदर आहे का